पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग 1, लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले प्रार्थना प्रवचन मे एक एकोणीसशे नवी दिल्ली मे एक एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनींनो मी दिल्ली सोडून केवळ 20 दिवस झाले आहेत परंतु मी जात असतानाच मला कदाचित लवकरच पडतावे लागेल असे जाणवत होते परंतु त्यावेळी माझी जागा बिहार आणि नोवाखालीच होती आणि त्यामुळे मी एक पंधरवडा सुद्धा थांबू शकत नव्हतो यामुळेच मी बिहारमध्ये गेलो मी तुम्हाला सांगितलेच आहे सा की मी जवाहरलालचा कैदी आहे आणि ते जेव्हा मला बोलावतील तेव्हा मी परतेन यामुळे जवाहरलाल आणि कृपलानी यांच्याकडून आदेश आल्याबरोबर मी परतलो मी बिहार सोडले तेव्हा लोकांनी मला शांततेत परत पाठवले हे ऐकून तुम्हाला आनंद होईल त्यांनी रस्त्यात मला त्रास दिला नाही मी शांतपणे झोपलो मी थकलेलो नव्हतो आणि काही काम सुद्धा करू शकलो परंतु परतीच्या प्रवासात असे नव्हते प्रत्येक ठिकाणी लोकांच्या गोंगाटाचे दृश्य दिसत होते माझ्यासारख्या म्हाताऱ्या गलितगात्र माणसाला शांततेत राहू द्यावे व त्याच्या झोपेत अडथळा आणू नये हे त्यांना कळतच नव्हते चांगल्या प्रकारे झोप झाली नसल्यामुळे आज मला थकवा जाणवतो आहे असे असतानाही दिवसाच्या वेळी मी काम केले कारण कामच अशी गोष्ट आहे की जी मला टिकवून ठेवते कामाशिवाय मी जगू शकत नाही परंतु मी फार कहिमी काम करू शकलो लोकांचे ओरडणेवर त्यांनी दिलेल्या घोषणा मी सहन करू शकत नाही तुमच्या माध्यमातून सर्व लोकांना मी कळवू इच्छितो की त्यांनी गोंगाट करून आणि घोषणा देऊन माझे स्वागत करू नये लोकांची इच्छा असेल तर ते रेल्वे स्थानकावर गोळा होऊ शकतात आणि ते आले तर हरिजन फंडाकरता काही निधी गोळा करता येऊ शकेल परंतु त्यांनी आवाज करू नये बी बिहारमध्ये काय केल ते तुम्हाला सांगू इच्छितो तिथे भरपूर काम करण्यात आले जनरल शाह यांनी स्वतः एका लहानशा ठिकाणी मुक्काम ठोकला आता त्यांना त्यांच्या कामात यश मिळत आहे जे मुसलमान आसनसोलमध्ये पळून गेले होते ते परत आले आसनसोलमध्ये त्यांना कितीतरी हाल अपेष्टा सहन करावे लागल्या लोक आपल्या स्वतःच्याच ठिकाणी समाधानात राहू शकतात हे त्यांच्या लक्षात आल त्यांची मुले इतकी रोड झाली होती की त्यांची हाडे बाहेर दिसू लागली होती त्यांच्याकडे तिथे कोणी ढुंगूनही पाळत नव्हते आता या मुलांना दूध देण्यात येत आपल्या गाळी आता भाकड झाल्यामुळे त्यांना ताजे दूध परवता येत नाही यामुळे या मुलांना दुधाच्या भुकटीपासून तयार केलेले दूध देण्यात येते ताज्या दुधात जीवनसत्वे असतात ती भुकटीपासून केलेल्या दुधात नसतात परंतु दुधातील पोषक तत्वे त्यात कायम असतात आसन सूरून परतल्यानंतर या मुलांची प्रकृती पूर्वीप्रमाणे चांगली झाली व त्यांचे वजन वाढू लागले कारण यांना भुकटीपासून तयार करण्यात आलेले दूध देण्यात येऊ लागले होते यानंतर प्रौढ लोकांच्या रेषा प्रश्न निर्माण होत होता परंतु आलेल्या इतक्या लोकांकरता अन्न कसे पुरुवावे त्याच्यावर जिथे अत्याचार करण्यात आले होते तिथे जाऊन रेशन विकत घेण्याची त्यांना भीती वाटत होती सरकारने त्यांच्या घरी रेशन पाठवण्याची व्यवस्था केली परंतु त्यांच्या हिंदू यजमानांनी याचा विरोध केला ते म्हणाले की हे आमचे पाहुणे आहेत आणि आम्ही स्वतः यांच्याकरता रेशन आणून यांच्या घरी पोचव याकरता सरकारी अधिकाऱ्यांनी त्रास घेण्याची आवश्यकता नाही दुसऱ्या एके ठिकाणी जिथे मोठ्या संख्येत मुसलमान मारले गेले होते वाचलेले मुसलमान परतायला घाबरत होते त्यांचा गैरसमज दूर करण्याकरता भारतीय राष्ट्रीय सेनेचे काही लोक त्यांच्याबरोबर आले त्यांच्याबरोबर भारतीय राष्ट्रीय सेनेच्या लोकांना पाहून काही हिंदू म्हणाले की तुम्ही करता इतकी तजदी घेण्याची आवश्यकता नाही आम्ही या मुसलमानांची का काळजी घेऊ मरेपर्यंत आम्ही यांचं रक्षण करू भारतीय राष्ट्रीय लोक म्हणाले की आमच्या सेनापतीच्या आदेशावरून आम्ही असे करत आहो आणि आम्ही परत जाऊ शकत नाही त्यावर विनवणी करत हिंदू म्हणाले की आम्ही नेहमीच असा वेडेपणा करणार नाही पूर्वी खरोखरच आम्ही वेळ लागल्याप्रमाणे वागत होतो एक हजार लोकांना मारण्याकरता दहा हजार लोकांनी येण्यात कोणते शौर्य आहे आम्ही असे पुन्हा कधीही करणार नाही अशा प्रकारे हिंदूंनी मुसलमानांच्या मनातील भीती दूर केली व त्यांना आपल्या घरी परतण्याकरता धीर दिला परिणामी मुसलमानांनी स्वतःच भारासेच्या लोकांना परत जाण्याकरता सांगितले बिहारची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली गेली तर मला खात्री आहे की भारतातील विविध भागात सुरू असलेल्या दंगली थांबतील मला इतकेच सांगायचे आहे की आपणा सर्वांमध्ये धैर्य असले पाहिजे परंतु मी असे ऐकले आहे की दिल्लीतील लोकसुद्धा भ्याडपणाचे वर्तन करत होते दररोज छदमीपणाने लोक गुन्हे करत होते डेरा इस्माईल खानमध्ये सुद्धा लाजीरवान्या गोष्टी होत होत्या ते अजूनही थांबले नाहीत लोक मला विचारतात की तुमच्या सयांचे काय झाले शांतता अजून का प्रस्थापित झाली नाही जिनांशी भेटल्यानंतर आणि त्यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर मी त्यावर सही केली नव्हती मी त्या पत्रकावर सही करावी म्हणून वायसराय आग्रह करत होते या पत्रकावर सही करण्याकरता मला कोणता अधिकार आहे असे मी त्यांना विचारले मला सही करावी लागली मी काँग्रेसचा चार आणिवाला सदस्य सुद्धा नाही माझ्या सहीचा काय उपयोग आहे मी लहान माणूस आहे कायदे आजम अर्थातच मोठे माणूस आहेत त्यांच्या सहीचा बराच प्रभाव पडेल परंतु वाईसांनी सांगितले की जीना साहेब माझ्या सईकरता सा आग्रह आहेत मी सई केल्याशिवाय सई करायची त्यांची तयारी नाही ते म्हणाले की तुम्ही सई केली तर जीना साहेबांना खरोखर काय म्हणायचं आहे ते कळेल तरी अशा प्रकारे मी सई केली त्यानंतर काय झाले याची चर्चा मी करणार नाही शांततेकरता आव्हान करणाऱ्या परिपत्रकावर सही करणे ही गोष्ट माझ्याकरता नवीन नाही आयुष्यभर मी हे करत आलो आहे आणि अजूनही असे करणे सुरुच आहे परंतु जीनासाहेबांची सई मोठी गोष्ट आहे जीनासाहेबांनी या आव्हानावर सई केलेली असल्यामुळे हो सगळ्या मुसलमानांवर जर जीनासाहेबांचा सा प्रभाव असेल तर त्यांनी त्यांचे शब्द पाळले पाहिजे परंतु मी त्यावर हिंदू असल्यामुळे सही केली आहे काय माझा कोणावरही प्रभाव नाही मी कोणत्याही पक्षाचा नाही मी सर्वांचा आहे बिहारचे हिंदू जर परत उन्मत्त प्रमाणे वागणार असतील तर मी प्राणांतिक कुपोषण करेन अशाच प्रकारे नोहाकलीतील मुसलमानांचा जर बुद्धिभ्रऊ झाला तर मी तिथे माझा जीव ओळून टाकेन मी तो हक्क मिळवला आहे हिंदूंपेक्षा मी मुसलमानांचा कमी नाही अशाच प्रकारे शीख पारसी आणि ख्रिश्चन यांचाही मी आहे माझे बोलणे कदाचित अरण्य रुदनासारखे असेल परंतु मी जे काही म्हणतो ते सर्वांना उद्देश नसते परंतु जिनासाहेब महान संघटनेचे अध्यक्ष आहेत एकदा का त्यांनी आव्हानावर सई केली की मग एकही हिंदू मुसलमानांच्या हातून कसा मारला जाऊ शकतो मुसलमान तुम्हाला मारायला आले तर आनंदाने मृत्यूचे स्वागत करा असे मी हिंदूंना सांगेन मला कोणी भोकसकले आणि माझ्या मुलाने त्याचा बदला घ्यावा असे अखेरच्या क्षणी मी इच्छिले तर मी खरोखर पापी ठरेन वैर भावनेशिवाय मी मरायला पाहिजे परंतु पहिली गोष्ट म्हणजे मुसलमानाला जर मारू नको असे सांगण्यात आले आहे तर तो मारिलाच कशाला परंतु राजकनात बळाने काही मिळू शकत नाही ही गोष्ट त्यांना अजून कळायची आहे लोक विचारतात की शांततेकरता करण्यात आलेल्या आव्हानाचा अगदीच प्रभाव का नाही अजूनही मुसलमानांना ना का आवर्ता आलेले नाही डेरा इस्माईल खान आणि सरहद्द प्रांतात हिंसाचार का माजलेला आहे डॉक्टर खान साहेब आणि बादशाह खान यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेथील लोकांचे म्हणणे आहे की आम्ही मुस्लिम लीगचे आहोत सरहद्द प्रांतातील लोक इतकेच नाही तर मुस्लिम लीगला पाठिंबा जिना जीनासाहेबांच्या एकत नसतील तर सर्व काही सोडून शांतता प्रस्थापित करण्याकरता प्रयत्न करणे हे जिना जीनासाहेबांचे पहिले कर्तव्य आहे असे मानण्याचे धाडसमी करेन ते या मार्गाचे अनुसरण का करीत नाही सध्याच्या मार्गाने पाकिस्तान मिळेल असे त्यांना वाटते काय त्यांना जर पाकिस्तान हवा असेल तर त्यांनी तो, तो शांततामय पद्धतीने घ्यावा जेव्हा कोणी काहीतरी बजरीने मिळवतो हो तेव्हा त्याहून मोठी शक्ती त्याच्याजवळून ती गोष्ट हिरावून घेत दडपशाहीने पाकिस्तान मिळवण्याची जीनासाहेबांची योजना कधीही यशस्वी होणार नाही आम्हा दोघांच्या सह्या मिळवल्यानंतरही व्हॉईस राय काहीही का, का करू शकत नाहीत असे मी त्यांना सुद्धा विचारू इच्छितो त्यांनी मला दारेवर का धरले नाही जिनांना धारेवर का धरले नाही यानंतर हिंदू आणि मुसलमान भांडत असतील शिखांचे भांडण राणे सुरू असेल तर ब्रिटिशांनी बाजूला झाले पाहिजे परंतु ब्रिटिशांनी येथील वास्तव्य कायम ठेवले तर तुम्ही काय करणार आहात तुम्ही म्हणाल की आम्ही शस्त्र घेऊ परंतु ब्रिटिश तुमच्या शस्त्रांना घाबरणारे नाहीत व शस्त्रांना घाबरून ते काहीही देणार नाहीत आता सुद्धा तुमच्या शस्त्रांमुळे आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो आहो असं ते म्हणत नाहीत भारताने जगाला नवीन मार्ग दाखवला आहे असे त्यांना वाटते हेच ते कारण आहे की ज्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळत आहे सध्याच्या वातावरणात जगात असे अनेक लोक आहेत की जे बळाला बळाने उत्तर देत असतात परंतु तुम्ही एकाला दहाच काय हजार लोक जरी मारले तरी जगात कधीही शांतता प्रस्थापित होणार नाही हे मला सांगायचे आहे इतरांना मारत असताना मरण्यात कोणतेही शौर्य नाही तो शौर्याचा भ्रम आहे खरा हुतात्मा तो असतो जो कोणालाही न मारता मरण पत्करत असतो सर्व हिंदू आणि शीख यांनी मरावे काय असे तुम्ही कदाचित मागे वळून विचाराल होय मी बनेन की असे हुतात्म्य वाया जाणार नाही अशा प्रकारे बोलल्याबद्दल तुम्ही माझे अभिनंदन करू शकता या मला शिवाय देऊ शकता परंतु मी ते सांगेन जे मला अंतकरणापासून वाटते तुम्ही माझे वाचण शांतपणे ऐकत असताना मी माझ्या अंतकरणातील व्यथा व्यक्त करेन आणि तुम्हाला धीट होण्याकरता व न घाबरण्याकरता मी सांगेन कोणी जर आपल्याला भीती दाखवून काही सुपूर्द करण्याकरता सांगत असेल तर आपण एक कवडीसुद्धा देणार नाही परंतु तो आपली समजूत घालू लागला तर आपण त्याला एक करोड रुपये सुद्धा देऊ शकतो तुम्ही जर असे धैर्य दाखव शकत नसाल आणि हिंदू मुसलमान शीख या सर्वांना वेळ लागले तर ब्रिटिशांनी करता काहीही केले आणि त्यांनी आपल्याला काहीही दिले तरी ते आपल्या हातात मिळणार नाही जे काही आपल्याला मिळवायचे आहे ते आपण समजुतीच्या मार्गानेच मिळवले पाहिजे आपण जर ही कला शिकलो तर आपले सर्व काही चांगले होईल असे झाले नाही तर भारताचा विना झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मुळीच संशय बाळगण्याचे कारण नाही प्रकरण दुसरे प्रार्थना प्रवचन मे दोन एकोणीशे नवी दिल्ली मे दोन एकोणीशे कुरान कुरानमधील आयती म्हटल्यानंतर एक तरुण ओरडला हे थांबवा हिंदू धर्माचा विजय असो हे ऐकून गांधीजींनी प्रार्थना थांबवली आणि ते म्हणाले ठीक आहे त्याच्या इच्छेनुसार करूया गांधीजींनी त्या माणसाला शांत होण्याकरता सांगितले परंतु त्याचा ओरडा सुरू होता गांधीजी म्हणाले माझे शब्द जर पोलिसांपर्यंत पोहोचू शकत असतील तर त्यांनी त्या माणसाला सोडावे व त्याला माझ्याजवळ इथे येऊ द्यावे अशी मी विनंती करतो प्रार्थनेच्या वेळी पोलिसांनी इथे येऊन सुव्यवस्था ठेवावी हे मला पसंद नाही पोलीस जर लोकांना दररोज अटक करत राहिले तर व प्रार्थना करता मी त्यांच्यावर विसंबून राहिलो तर ती प्रार्थनाच राहणार नाही मी तेव्हाच प्रार्थना करू शकतो जेव्हा लोक शांततापूर्वक मला प्रार्थना करू देतील तुम्ही पाहिलेच आहे की त्या तरुणाला जेव्हा प्रार्थना थांबवायची होती तेव्हा मी प्रार्थना थांबवली मी उद्याही असे करावे अशी जर त्याची इच्छा असेल तर मी उद्याही प्रार्थना थांबवेन परंतु तो म्हणाला त्याप्रमाणे हिंदू धर्माचा विजय होऊ शकत नाही अशा प्रकारच्या कृत्यांनी आपण धर्म नाकारतो हे त्याला कळाले पाहिजे इतरांना प्रार्थनेपासून वंचित करून आपण आपल्या धर्माचे रक्षण कसे काय करू शकतो परंतु मी त्याला दोष देत नाही आज वातावरण कसे आहे आज प्रत्येक गोष्ट उलटी दिसत आहे स्पष्ट दिसणारी गोष्ट सुद्धा समजून घेण्याची कोणाचीही इच्छा नाही यामुळे मला जर कोणी प्रार्थना थांबवण्याकरता सांगितले तर मी त्याची मागणी मान्य करीन परंतु मला जास्त वेदना कशाच्या होत असतील तर प्रार्थना सुरु असताना त्याने केलेल्या या गोंधळामुळे त्याने जर सुरुवातीलाच आपला हेतू स्पष्ट केला असता तर मी प्रार्थना सुरुच केली नसती पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची काय आवश्यकता होती प्रार्थनेचे वेळी सुव्यवस्था कायम ठेवण्याकरता इतक्या अधिक पोलिसांची गरज असावी ही माझ्याकरता लाजेची गोष्ट आहे पोलीस माझ्या धर्माचे रक्षण कसे करू शकतील माझ्या धर्माचे रक्षण तेव्हाच होईल जेव्हा मी स्वतः माझ्या धर्माचे रक्षण करेन किंवा मी माझ्या धर्माचे रक्षण करीन असे म्हणणे ही सुद्धा अहमभावनाचे चिन्ह असेल तो ईश्वरच आहे की जो माझ्या धर्माचे रक्षण करतो माझ्या अंतकरणा जर प्रार्थना असेल तर ईश्वर माझे रक्षण केल्याशिवाय राहणार नाही बाह्य प्रार्थना केली नाही तर त्यामुळे काय बिघडते परंतु तुम्ही काय करू शकता तुम्ही सर्व शांत बसलेले आहात तुम्ही ईश्वराचे ध्यान करण्याकरिता आणि अंतकरणात काही चांगुलपणा रुजूकरता आला आहात एका माणसाकरता तुम्ही सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे परंतु एका माणसावर सुद्धा दडपण आणून आणि बळजवडीने प्रार्थना करून तुम्ही ईश्वराचा अनुभव घेऊ शकत नाही असे केल्याने तुम्ही केवळ स्वतःची पसवणूक कराल त्या तरुणाने शांत होऊन मला जे काय म्हणावायचे आहे ते ऐकावे अशी माझी इच्छा आहे मी त्याला समजून सांगितले असते आज जर नाही तर उद्या आणि उद्या नाही तर परवा त्याला माझे म्हणणे पटले असत काहीही असले तरी धर्माच्या विकासात बळजवडीला कोणतेही स्थान नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे धर्माच्या अनुसरण्याकरता आपल्याला आपले जीवन अर्पावे लागत असते जगात असा एकही धर्म नाही की जो प्राणाची आहुती मागत नाही माणूस जेव्हा आपल्या प्राणाची आहुती द्यायला शिकतो तेव्हा कुठे त्याचा धर्म सामर्थ्यशाली होत असतो धर्माच्या वृक्षाला प्राणाहुतीची प्राण्याचे सिंचन हवे असते ईश्वराच्या नावाचा जप करणाऱ्यांमुळे ईश्वराकरता काम करणाऱ्यांमुळे ईश्वराचे स्तवन करणाऱ्यांमुळे जे शपथ घेतात आणि उपवास करतात आणि आपल्याला मार्ग सापडत नाही म्हणून मार्ग दाखवण्याकरिता ईश्वराची काकुतीपूर्वविनवणी करतात त्यांच्यामुळे धर्माचा विकास होत असतो मग लोक त्याला भक्तवरून ओळखतात व त्याचे अनुसरण करतात धर्म केवळ या मार्गानेच आकार घेत असतो कोणताही धर्म हत्येच्या बळावर वाढलला नाही त्याच्याकरता मृत्यू पत्करल्यामुळेच तो विकसित झाला आह धर्माचा हा पाया आह शिख धर्माची प्रगतीही केवळ याच मार्गाने झाली आह महम्मद पैगंबर सुद्धा अंतकरणात किंचितही भीती न बाळगता मदीनाला पळाल होत आणि ईश्वरावरील श्रद्धेम्ळे ईश्वराने त्यांच आणि हजरत अलीचे हजारो शत्रूंपासून रक्षण कलि होत मृत्यूचा धोका पत्करून महम्मद पैगंबरांनी इस्लामचे सामर्थ्य वाढवल होते। अशीच गोष्ट ख्रिश्चन धर्माची आहा आणि बुद्ध धर्माला जर आपण हिंदू धर्मापक्ष समजत असू तर बुद्ध धर्माची वाढ सुद्धा तवच झाली जेव्हा काही लोकांनी त्याच्याकरता प्राणाची आहुती दिली मला असा एक एकही धर्म माहीत नाही की ज्याने आपल्या प्राथमिक अवस्थेत आपल्या अनुयायांकडून बलिदानाची अपेक्षा कली नाही जेव्हा धर्म सुस्थापित होतो तेव्हा मोठ्या संख्येत लोक त्याचे अनुसरण करू लागतात यातून फाजील धर्माभिमानाची सुरुवात होत हिंदू धर्मान कधीही हिंसेचा पुरस्कार केलेला नसला तरी आता हिंदू धर्मा अनुयायी सुद्धा हत्या आणि कत्तलीच्या अदब पतनाकडनिया मार्गाचा आधार घेऊ लागले आह आज धर्माच्या नावाने सुद्धा लोक घाबरू लागल आह लोक इतके का घाबरतात हे मला कळत नाही हिंदू शीख संपूर्ण पंजाबमधका गलबला का आणि दुसऱ्या टोकाकडील बंगालमधून आपल्याला किंकळे ऐकू येतात लोक म्हणतात की पंजाब आणि बंगालची फाळणी कली पाहिजे परंतु जर त्यांची फाळणी करायची असेल तर व्हायसराकडे जाण्याची आवश्यकता काय ते माझ्याकडे काय येत नाहीत ते तुमच्याकडे काय येत नाहीत जर पाकिस्तान देण्यात येत असेल तर हिंदू आणि शिखांचा विनाश करता तसे करण्यात येत आहे काय जीना साहेब म्हणाले की हिंदू शीख आणि इतर अल्पसंख्याक पाकिस्तानमध्ये पूर्णपणे सुरक्षित असतील व त्यांचा कोणत्याही प्रकारे छळ केला जाणार नाही परंतु आज अशी परिस्थिती का उपलब्ध होत नाही पंजाब आणि बंगालमध्ये जे काही होते आहे त्यावरून मी पाकिस्तानचे चित्र उभे करू शकतो नाही का हे जर खरे नसेल तर जिना साहेब जे बोलतात ते करून का दाखवत नाहीत मुसलमान बहुसंख्य असलेल्या भागातील प्रत्येक हिंदूचे संरक्षण का केले जात नाही सिंधमधील हिंदूंना जे एकूण लोकसंख्येच्या केवळ पंचवीस आहेत भयग्रस्त वातावरणात का राहावे लागते पाकिस्तानचा अर्थ मुसलमाने तरांनी म्हणजे हिंदू शीख ख्रिश्चन आणि जे इतर धर्माचे आहेत त्यांनी गुलामाप्रमाणे रहावे असा अर्थ होतो काय जर तसे असेल तर तो खरा पाकिस्तान नसेल हिंदुस्तान सुद्धा, खरा हिंदुस्तान तेव्हाच असेल जेव्हा निरागस मुसलमान मुलाला सुद्धा हिंदू बहुत प्रदेशात कोणी दक्का लावणार नाही हिंदूच्या वतनाबद्दल जिना साहेब आपल्याला प्रश्न विचारू शकतात बिहारमधील हिंदू याहून चांगले वागले नाहीत ते खरोखरच दोषी आहेत परंतु आज बिहारचे हिंदू पश्चाताप करत आहेत इतकेच नाही तर मुख्यमंत्रीसुद्धा आपला अपराध करतात जर अशीच गोष्ट प्रत्येक ठिकाणी घडली तर काहीतरी चांगले साध्य करण्यात आले असे मी समजेन परंतु आज प्रत्येकाने आपल्या धर्माचा त्याग केला आहे आणि काही लोक जर आपल्या धर्माचे पालन करत असतील तर लोक त्यांच्यावर हल्ला करता, करता धावून जातात हे बरोबर नाही मुसलमानांनी आपल्या अल्पसंख्याशाऱ्यांना सांगितले पाहिजे की तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करू शकता आणि आम्ही तुमच्या मार्गात आडवे येणार नाही अखेरीस एखादी गोष्ट आपल्या हात येत असताना आपण ती आपल्या हातून का निष्ठू द्यावी परंतु प्रत्येकजण याप्रमाणे वागत आहे हिंदू मुसलमान शीख ख्रिश्चन या सर्वांनी आपापसातील भांडणाच्या पापापुधून मुक्त झाले पाहिजे आणि तसे करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ईश्वराला भिऊन वागण्याचा असे झाले तर शस्त्रांना मागणी राहणार नाही मग कोणीही सैन्याच्या वा शस्त्रांच्या मागे लागणार नाही परंतु आज शिखांच्या किरपांसारख्या किरपाणींची मागणी सर्वत्र होत आहे परत ही मागणी परंपरागत मोठ्या किरपाणींकरिता तसेच लहान किरपाणींकरताही आह परंतु या शस्त्रांनी ते कुड्याला मारणार आहेत जर अशा प्रकारची शस्त्रे सर्व घरांमध्ये पोचणार असतील तर तुम्हाला मी आजूबाजूला कुठेही आढळणार नाही माझ्याजवळ एकच उपाय आहे आणि तो असा आहे की त्याने ब्रिटिश सत्तेची भक्कम संरक्षण असलेल्यांनाही काढून टाकता येईल ती पद्धत आहे नाही म्हणण्याची म्हणजे असहकाराची ती फार मोठी गोष्ट आहे एकदा तिचा अवलंब करू लागलो की आपल्याला सैनिकी प्रशिक्षणाच्या मागे जावे लागणार नाही प्रकरण तिसरे प्रार्थना प्रवचन मे तीन एकोणीशे नवी दिल्ली मे तीन एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनींनो रोजप्रमाणे आजही तुम्ही शांत राहायला पाहिजे तुम्ही इथे प्रार्थने करता आला असल्यामुळे येता क्षणीस तुम्ही इथे शांत बसायला पाहिजे आपण केव्हाही बोलू शकतो प्रार्थनेनंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडू लागता तेव्हाही तुम्ही बोलू शकता परंतु तोपर्यंत तुम्ही शांत राहिले पाहिजे कारण शांतता हा प्रार्थनेचा सार आहे असे दिसते की उर्वरीत प्रार्थनेची परवानगी आहे परंतु कुरानमधील भाग वाचण्यावर आक्षेप आहे यामुळे उद्यापासून मी अजेबिलाहीने प्रार्थनेची सुरुवात करीन आतापर्यंत प्रार्थनेची सुरुवात बुद्ध धर्माच्या स्त्रोत्रापासून करण्यात येत होती व हे स्त्रोत्र जपानी भाषेत आहे एक जपानी साधू सेवाग्राम येथे माझ्याबरोबर राहत होता आश्रमाला फेऱ्या मारत असताना एक तास तो हे स्तोत्र झांझेसारख्या डिमडीम वाद्यावर अतिशय गोड सुरात म्हणत असे हे स्तोत्र प्रार्थनेत म्हणण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्याशी मी सहमत झालो परंतु उद्यापासून मी प्रार्थनेची सुरुवात अवजेबिलाहीने करीन आणि कोणीही अर्थ आणला नाही तरच प्रार्थना सुरु राहील नाही तर तुम्ही शांत बसून राहाल आणि तुमच्या अंतकरणात प्रार्थना म्हणाल असे असले तरी तुम्ही जेव्हा परत जाल तेव्हा तुम्ही तुमच्या मनात सर्व धर्माची प्रार्थना म्हणा सर्व धर्म चांगले आहेत ही गोष्ट कृपा करून समजून घ्या सर्व धर्म उदात आहेत यावर श्रद्धा ठेवा दोष कोणत्याही धर्माचा नसतो जर कोणाचा दोष असेल तो धर्म अनुसरणांचा असतो प्रत्येक धर्मानं काही वाईट माणसं निर्माण केली आहेत वाईट माणसं निर्माण करण्याचा कोणत्याही धर्माचा एकाधिकार नाही आपण प्रत्यक्ष धर्मातील मोती वचूया आणि आपल्या धर्माला संपन्न करु आता मला तुम्हाला जे काही सांगण्याचा सा विचार होतो ते मी तुम्हाला सांगित आजकाल आपली प्रसिद्धी अतिशय नाजूक आह भारत इतका मोठा दक्ष आहा की सर्व जगाचे लक्ष त्याच्याकड वेळलि आह जवाहरलालने बोलावलेल्या आंतरराष्ट्रीय सबंध परिषदेत सर्व डोळे भारतावर खिळविले असल्याचे तुम्ही पाहिलेच आहे, शहरी यार काही सामान्य माणूस नाही ते फार मोठ माणूस आहे, परंतु त्यांची नजरही तुमच्यावर म्हणजे भारतावर खिळलेली आहा इतकेच नाही तर अरब दक्षातील लोकसुद्धा भारताकड़ पाहतआहेत आणि भारताने पुढाकार घेतला तर आशियाई दक्षसुद्धा त्यांच्या अनुसरण करतील अस त्यांना वाटत जपाननिफार मोठ धैर दाखवल यात काही संशय नाही तो सुद्धा अतिशय चनाक्षपणाने चांगला परंतु आता तो कुठे आह आशियाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्याच्यात नाही तो मागे पडला आहे त्या देशाकडे पाहिले की दुःख होते आपल्याबद्दल बोलायचे तर अजून आपलं स्वातंत्र्य मिळालेसुद्धा नाही असे असूनही आपण कसे वागतो याकडे जगाचे लक्ष लागले ला आहे याचे कारण आपण स्वातंत्र्याकरता जो संघर्ष केला होता तसा कोणत्याही देशाने केला नव्हता हा संघर्ष धर्माच्या नावावर करण्यात आला होता एप्रिल सहा एकोणीशे एकोणीसला स्वातंत्र्याच्या दिशेने आपण एकुन्� पहिले पाऊल टाकले आणि आता ते मिळवण्याकरता काही दिवसांचा सौदी आहे भारत स्वतंत्र होईल अशी सर्व जगाला अपेक्षा आहे याचा अर्थ संपूर्ण जगाचा नवीन जन्म आंतरराष्ट्रीय संबंध परिषदेला आलेले प्रतिनिधी ही दृष्टी घेऊन परतले आहेत ते जेव्हा इथे आले होते तेव्हा वातावरण दूषित झालेले होते परंतु त्यांनी येथील भयान गोष्टीकडे पाहिले नाही उलट ते आपल्या भावी स्वतंत्रकडे पाहत होते जे समजूदार असतात त्यांना कळत असते की जेव्हा नदीला जेव्हा आलेला असतो तेव्हा तिचे पाणी घडवू असते अशाच प्रकारे येऊ घातलेल्या स्वातंत्र्यामुळे आपले वातावरण दूषित झालेले आहा आपल्या देशात स्वातंत्र्याचा पूर आलेला आहे व त्यामुळे काही गोंधळ होऊ शकतो परंतु पूर वसळल्यानंतर गंगेचे पाणी जसे स्वच्छ होते तसे कालावघात आपल्या देशातील वातावरण स्वच्छ होईल हे पाहण आपले कर्तव्य आह हे कसं करता येईल अधर्माला धर्म समजून भारताचे संरक्षण होऊ शकत नाही या मार्गाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्यही मिळू शकत नाही परंतु आज काय घडते आह डेरा इस्माइल खान इथे काय झाले हजरा येथे काय झाल सरहद्द प्रांतात इतका भयानक आगडोंब का तलवारी भाले बंदुका करता इतकी धाव का या गोष्टी उघडपणे आणि गुप्तपणे गाव कोळ्या गेल्या जात गुप्तपणे बॉम्ब का तयार करण्यात येत आहेत शस्त्रबळाच्या धमक्या देऊन आम्ही आम्हाला हवेते करून घेऊ अशी घोषणा लोक का करत आहेत या सर्व गोष्टींना आपण स्वतःचा बचाव करू शकतो नाही या मार्गाने ना भारत ना आशिया स्वतंत्र मिळू शकतो उर्वरित जगालाही या मार्गाने स्वतंत्र मिळणार नाही असे असल्यामुळे आपण सर्व प्रार्थना करूया आणि सर्वधर्म एक आहे ते समजून घेऊया आपण व्यक्ती म्हणून चांगली असलो तरी ती फार मोठी गोष्ट होईल मला दुसरी गोष्ट बोलायची आहे ती वृत्तपत्रांविषयी व्हाईस रायनी आपल्या मंत्र्यांशी चर्चा कल्ल्याची वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित कल काँग्रस्त कार्यकारिणीच्या सभ्खील चर्चेचा वृत्तातही त्यांनी प्रकाशित कलि त लहान वर्तमानपत्र नसून मोठ वर्तमानपत्र आह तआल्या विरोधकांच्या हिताकरता काम करणारे वृत्तपत्र सुद्धा नाही तिवृत्तपत्र काँग्रस्तला पाठिंबा दि त्याने व्हाईसरायच्या योजनेविषयी काही निष्कर्ष काढले आहेत अशा प्रकारच्या भाकितात या वृत्तपत्राने गुंतावे ही गोष्ट अगदीच योग्य नाही व्हाईसरायचा काय करायचा विचार आहे हे त्याने व्हाईसरायनाच घोषित करू द्यायला पाहिजे होते आणि कार्यकारिणीच्या सभेतील चर्चेबद्दल तर्काचा आधार का घेण्यात यावा कार्यकारणीने प्रकाशित केलेला केवळ अधिकृत अहवाल प्रकाशित करण्यात यावा अनेक पत्रकार वेगवेगळ्या ठिकाणावरून बातम्या गोळा करतात व त्यावरुन गोष्ट तयार करतात परंतु मी म्हणेन की हे लोक जेवणानंतरचे उस्टे खरकटे गोळा करतात पत्रकाराने खरकट्यावर विसंबून राहायचे नसते ब्रिटिशांनी आपल्यामधील फार चांगला माणूस इथे पाठवला होता तो ब्रिटिशांचा सन्मान कायम राखण्याकरता इथं आला आहे ज्या सदतून त्याला पाठवण्यात आल त्याच सद्भावने तो काम करत आह असे असताना त्याच्याशी चर्चा केल्याशिवाय त्याच्या कृतीचा गौगवा करण्यात काय अर्थ आहे गोड बोलून प्रत्येक माणसापासून माहिती काढून घ्यायची व इकडून तिकडून त्यावर तर्क करून वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करण्यात काय अर्थ आहे ग पन्नास वर्षापासून मी सुद्धा वृत्तपत्रकार आह वृत्तपत्रे कशी चालवतात हे मला माहीत आह इंग्लंड आणि अमेरिकेत वृत्तपत्रे कशी चालवली जातात हे मला माहीत आह परंतु इंग्लंड आणि अमेरिकील वाईट गोष्टीची आपण नक्कल का करावी इतरांच्या वाईट गोष्टींची आपण नक्कल कली तर आपण नष्ट हो मला असे म्हणायचे नाही की या वर्तमानपत्रकाराने प्रकाशित कल्ली प्रत्येक गोष्ट चूक आह लिहिण्यात आलखा काही गोष्टी बरोबर आह काहीच चूक त्याने केवळ इकडून तिकडून मिळवलेल्या माहितीची खिचडी कल्ली आह अशा प्रकारची पत्रकारिता मला मुळीच मान्य नाही तुमच्या माध्यमातून मी सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की तुम्ही या पद्धतीने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करू नका आपण जर आपली आजीविका सरळ मार्गाने मिळवू शकत नसू तर आपण नष्ट झालेलो चालेल परंतु देशाची हानी होईल अशा प्रकारे हा पत्रकार का बोलतो इतकेच नाही तर त्याने असा काही मुथळा तयार केला आहे की ज्याचा कोणी कल्पनाही केली नसती इंग्लंड आणि अमेरिकेतील जे काही आरोग्यवर्धक नसेल ते वगळणे आणि त्यांच्या चांगल्या गोष्टी स्वीकारणे हेच योग्य होईल आज जवाहरलालने याबद्दल माझ्याजवळ खेद व्यक्त केला किती लोकांजवळ जाऊन ते आपल्या भावना व्यक्त करू शकतील आणि मी त्यांचे सांत्वनं कसे करू शकतो आपण धार्मिक मोहीम सुरु केली आहे आणि धर्माच्या माध्यमातूनच आपण स्वराज्य मिळवणार आहोत या कार्यात मदत करावी म्हणून मी वृत्तपत्रकारांनाही विनंती करीन प्रकरण चौथे प्रार्थना प्रवचन मे चार एकोणीशे नवी दिल्ली मे चार एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनीं कुरांमधील आयतीने आज प्रार्थनेची सुरुवात होणार आहे परंतु या मोठ्या जनसमूहाने प्रार्थना करू नये असे वाटणारा कोणी आहे काय असे त्यापूर्वी मी विचारू इच्छितो प्रार्थना सुरू झाल्यानंतर प्रार्थनेवर जर कोणाचा आक्षेप असेल तर प्रार्थना थांबवण्यात परंतु तसे करणे संस्कृतीला धरुण होणार नाही यामुळे जर कोणाचा आक्षेप असेल तर प्रार्थना सुरू होण्यापूर्वीच तो प्रार्थना थांबवू शकतो तुमच्यामध्ये असे कोणी आहे काय की ज्याला असे करण्याची इच्छा एक मदे, मदे आहे एक माणूस ओरडला होय माझा आक्षेप आहे गांधीजी का देवळामध्ये कुराणमधील आयती म्हटल्या जाऊ शकत नाही इतक्या मोठ्या जनसमूहाच्या मार्गात तुम्ही अडथळा आणू इच्छिता काय होय तुम्ही सर्व ऐका मी या माणसाशी बोलू इच्छितो त्याचे मन आपण समजून घेऊया नंतर त्या माणसाकडे वळत गांधीजी म्हणाले तुम्ही उत्तेजित होण्याचे कारण नाही मी जर दररोज देवळात प्रार्थना करतो तर आज मी देवळात प्रार्थना का करायला नको हे सार्वजनिक देऊळ आहे सार्वजनिक मंदिरात तुम्ही प्रार्थना करायला नको हे सार्वजनिक देऊळ आहे यात काही संशय नाही परंतु देवळाचा पुजारी आणि विश्वस्त मला अडवत नाहीत मग इतके सगळे लोक ईश्वराचे भजन करण्याकरिता आले असताना तुम्ही त्यांना का थांबू मला खरोखरच हे कळत नाही कारण मी सुद्धा जनतेचा भाग आहे ठीक आहे मग तुम्ही प्रार्थनेला परवानगी देणार नाही नाही, मी देणार नाही ठीक आहे मग मी प्रार्थना थांबवेन परंतु सुसंवाद आणि अहिंसा यांचे धर्मात कोणते स्थान आहे हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगेन तुम्ही जर दररोज माझ्या प्रार्थनेत अडथळा आणण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही मला नाही तर स्वतःला अपमानित कराल योग्य गोष्ट ही आहे की एका माणसाला इतक्या सगळ्या लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याची इच्छा नसेल तर त्याने स्वतःच हे ठिकाण सोडून जायला पाहिजे इतक्या मोठ्या जनसमूहाच्या मार्गात एक माणूस कसा येऊ शकतो हे केवळ माझ्या बाबतीत म्हणजे अहिंसेच्या जगात शक्य आहे देऊळ अर्थात सर्वांचे आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की एका माणसाला आपल्या लहरीप्रमाणे अडथळे आणण्याचा अधिकार आहे अशा प्रकारच्या वर्तनाला परवानगी देण्यात येऊ लागली तर देऊळाचे सर्व कामकाज बंद होईल मी जर एकटा असतो आणि त्याने मला थांबवली असते तर ती वेगळी गोष्ट असती परंतु इतक्या सगळ्या लोकांमध्ये तो आरडाओरड करू लागला आणि मी प्रार्थना सुरू ठेवली तर तुम्ही सगळे उत्तेजित व्हाल तुम्ही त्याला शिव्या द्याल व त्याला पोलिसाच्या ताब्यात द्याल यामुळे आपला कोणता मोठेपणा दिसणार आहे असे जर घडते तर जग आपल्याबद्दल काय म्हणेल यामुळे मी प्रार्थना थांबवली परंतु तुम्ही आऊस बिलाही जप थांबू शकत नाही तो सदैव माझ्या मनात असतो आज आपण ते म्हणणार नाही आपण दोन मिनिट शांतता ठेवू आणि त्या काळात तुम्ही सुद्धा हीच प्रार्थना म्हणाल हे खरे आहे की तुम्हाला आऊस विलाही पाट नाही परंतु मौन राहण्याच्या काळात तुम्ही राम आणि रहीम हे एक आहेत याची आठवण ठेवा वेगळ्या शब्दात हिंदू धर्म आणि इस्लाम दोन्ही महान आहेत व त्यांच्यात काहीही अंतर नाही कोणत्याही दोन धर्मात शत्रुत्व का असावे हे मला कळत नाही यामुळे तुम्ही मौन असताना तुमचा मंत्र तू तु ईश्वर आहेस तुझी लक्षावधी नावे आहेत हा असावा मी तुम्हाला सांगितलेच आहे की हिंदू धर्मात विष्णू सहस्त्रनाम अतिशय प्रसिद्ध आहे माझा असाही विश्वास आहे की जगात जितकी माणसे आहेत तितकीच ईश्वराची नावे आहेत ईश्वर भगवान खुदा गॉड वा अवहर मजद असे जे कोणते नाव तुम्हाला घ्यावेसे वाटेल ती सर्व नावे त्याचीच आहेत आणि तो या सर्व नावांच्याही पलीकडे आहे तो ईश्वर इतका महान आहे की त्याला कोणीही जाणू शकत नाही आणि त्या ईश्वराचे नाव घेण्यापासून तुम्ही कोणालाही कसे अडवू शकता अशी कृती करणे म्हणजे शुद्ध उद्धटपणा करणे आहे रानटीपणा हे, हिंसा आहे मौन पाळत असताना तुम्ही जर तुमचे डोळे बंद करून बसू शकला तर ते अजूनच चांगले जर मध्यंतरीच्या काळात या सद्गृह असताना विवेक सुसला, व त्यांनी प्रार्थनेत अडथळा आणायचा नाही असे ठरवले तर आपण प्रार्थना करू शकू त्याने जर असे केले नाही तर माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला सांगेन तुम्हाला माहितच असल्याप्रमाणे आज मी वसऱ्याकडे गेलो होतो आम्ही दीड तास बसलो होतो आणि आमची सुंदर आणि उपयुक्त चर्चा झाली प्रत्येक गोष्ट मी इथे तुमच्यासमोर उघड करू शकत नाही ते काहीही असले तरी मी एका गोष्टीबद्दल मात्र बोले भाईसरायनी मला सांगितले की तुमच्या लोकांना माझ्यातर्फे सांगा किंवा माझ्यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही स्वतःच लोकांना सांगा की, लो की या देशात सत्तांतर करण्याकरता आणि ब्रिटिश राज्य गुंडाळण्याकरता मी इथे आलो आहे इतके मोठे साम्राज्य एका दिवसात गुंडाळणी शक्य नसते तुम्ही जी अशी बोटाणी खून करून इतके मोठे सैन्य हलवता येत नसते परंतु त्यांनी मला आश्वासन दिले की ब्रिटिशांना इथे 30 जून एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या पलीकडे थांबायची इच्छा नाही ते म्हणाले की मी इथे हे काम पूर्ण करता करता आलो आहे परंतु वृत्तपत्रांमध्ये जे येत आहे त्यामुळे ते दुखावले आहेत यामुळे त्यांच्या कामात अडथळे येत आहेत त्यांचीही तक्रार अशी आहे की आपण एकीकडे आपसात भांडत आहोत आणि दुसरीकडे ब्रिटिशांना दोष देतो व त्यांची बदनामी करत आहोत ब्रिटिश सरकारने भूतकाळात चुका केल्याही असतील परंतु आता आपल्या आपसातील भांडणांकरता ब्रिटिशांची जबाबदारी आपण विसरलो पाहिजे याव त्या गोष्टीचा जबाबदारीकरता ब्रिटिशांना झोडपून आपल्या पदरी काहीही मूल्यवान पडणार नाही आपण या स्वरात बोलू नये आणि भविष्यातील प्रश्न सोडवत असताना आपण भूतकाळ विसरलो पाहिजे असा त्यांचा आपल्याला सल्ला आह व्हायसराचे म्हणणे आहे की आपली वृत्तपत्रे नेमके हेच करत आहेत आणि त्यांच्या दुराग्रहामुळे व्हायसऱ्याच्या कामात अडथळा येत आह म्हणाले की वर्तमानपत्रांना अंदाज करता यावा असे मी काही म्हणालो नाही आणि माझेजवळचे सहकारीही असे काही बोलले नाही व्हाईच अपेक्षा आहे की भारतीयांनी किमान वाजवी सौजन्य दाखवले पाहिजे वृत्तपत्रांमधील मथळेसुद्धा मुद्द्यांना धरून नसतात सरहद्द प्रांतातील खानसाहेबांचे सरकार उलथून टाकले जाईल असे कोणत्या आधारावर म्हणण्यात आले जेव्हा राष्ट्रवादी वृत्तपत्रे अशा प्रकारचे लेखन करू लागतात तेव्हा मुसलमान वृत्तपत्रे त्यांच्यावरही मात करण्याचा प्रयत्न करू लागतात व्हाईसराय म्हणाले की अशा गोष्टीमुळे दोन्ही बाजूंमध्ये विष पसरेल आणि मी इथे विष पेरण्याकरता आलेलो नाही हिंदू मुसलमान शीख पारसी आणि ख्रिश्चन हे सर्व शांततापूर्वक एकत्र राहतील तर अविभक्त भारत ठेवल्याबद्दल ब्रिटिशांचे सुद्धा नाव होईल व्हाईसरायची असे सुद्धा सांगण्याची इच्छा होती की भारतीयांना स्वातंत्र्याची इच्छा असेल तर त्यांनी शांततापूर्वक राहायला पाहिजे ते म्हणाले की आम्ही आपसात भांडत असताना आम्हाला अशाच अवस्थेत सोडून जाण्याची त्यांची इच्छा नाही यामुळे परिणामांची परवा न करता ते त्यांच्याकडून शक्य होईल तितके प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत निश्वितपणे जून तीस एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या पूर्वी जायचे आहे अशा पद्धतीनं ते काम करत आहेत मला आश्वासित करत ते म्हणाले की मी प्रत्येक पाऊल माझ्या विवेकाप्रमाणे उचलत ते जरी नौदल सेनापती असले आणि त्यांचा भौतिक शक्तीवर विश्वास असला तरी त्यांची इशरावर नितांत श्रद्धा आहे व इतर कोणाचेच मार्गदर्शन न घेता माझ्याप्रमाणेच ते आपल्या विवेकाप्रमाणे वागतात ईश्वरानिना जो प्रकाश दिला त्या प्रकाशानुसार तगतात याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने आपण इंग्लंडची सेवा करू शकत नाही असं त्यांना वाटत आपल्या लोकांमधुसंवाद असावा म्हणून तिलाकडून शक्यचितणे प्रयत्न करू, करू इच्छितात अल्पसंख्याकाच्या हिताला धक्का लाग्वि अस काहीही करण्याची त्यांची इच्छा नाही ना असल नाहीतरी त्यांनी मुसलमान पारसी शिख इत्यादींना दाबून हिंदूंना सर्व काही दिल असा आक्ष त्यांच्यावर घेतला जाईल ते गेल्यानंतर आपण जर आपसात भांडत राहिलो तर मध्यस्थी कोण करेल सध्या ते शांतपणे तडजोड घडवून करता प्रयत्न करत आहेत परंतु एकदा त्यांची सहनशीलता संपली की मग ते गप्प बसणार नाही ते म्हणाले आता संरक्षण मंत्रीसुद्धा तुमचा माणूस आहे परंतु ते सुद्धा परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी ठरले तर ब्रिटिश सैन्याचे अजूनही सरसेनापती असलेले इंग्रजगृहस्थ व त्यांनी प्रशिक्षित केलेली मानसे यांच्या मदतीने ही जबाबदारी पार पाडेल परंतु लोकांनी सरळ सरळ माझा सल्ला ऐकला तर माझे काम थोडे हलके होईल यात काही संशय नाही की व्हायसरायसमोरील काम कठीण आहे परंतु कठीण काम पाहून पळून जाणारे ब्रिटिश लोक नसतात हे तुम्हाला सांगण्याकरता नव्हते परंतु आपण इथे इतक्या मोठ्या संख्येनं गोळा झालेलो असताना आजच्या प्रसंगाविषयी मी तुम्हाला व तुमच्या माध्यमातून वृत्तपत्रांना सांगितले पाहिजे असे मला वाटले मी काल तुम्हाला सांगितले होते की जोपर्यंत माउंट बॅटननी विश्वासघात केला असे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल बेजबाबदारीने बोलू नये आपण चांगले वागू नये ते काही करत नसतील तर आपण ब्रिटिश जनतेला सांगू की परंपरेप्रमाणे तुमचे वायसराय आम्हाला स्वातंत्र्य देण्याकरिता आले परंतु त्यांनी आमच्यावर केवळ दडपशाही केली आपण हे असभ्यपणाच्या भाषेत अभिव्यक्त करण्याची आवश्यकता नाही प्रत्येक गोष्ट समंजसपणाच्या भाषेत व्यक्त करता येऊ शकते आपण जर सुसूलपणे वागलो नाही तर आपणच आपला गळा कापून घेऊ आपण जर आपसात भांडणे सुरु ठेवले तर त्यांचे जाणे आपण कठीण करून टाकू संरक्षण अर्थातच त्यांच्या हातात आहे परंतु ते विदेशी आक्रमकांशी लढण्याकरता आपल्या अंतर्गत भांडणे ते कसे सोडवू शकतील ते केवळ इतकेच म्हणतील की हिंदू मुसलमानांना आणि मुसलमान हिंदूंना दोष देत ते या संबंधात काय करू शकतात त्यांना जावे लागणारच आहे आपण जर जून अखेरपर्यंत भांडतच राहिलो व ते काहीही करू शकले नाही तर आपण त्यांना सांगू की आता यापुढे तुम्हाला इथे थांबायचा अधिकार नाही व म्हणून तुम्ही येथून जा तर थांबले तर तिंदू आणि मुसलमान यांची भांडणी शक्तीच्या जोरावर थांबवू शकतात असं त्यांनी पूर्वीही कलि होत एका इंग्रजाचा खून कल्यामुळे त्यांनी हजारो लोकांना मारल होत परंतु आपल्या प्रस्थानाच्या वळति असू शकत नाही याम्ळ त्यांच्यावर विश्वास ठून त्यांच प्रस्थान सोपले कर्तव्य आहांच्या अडचणीत आपण भर घालू नाही परंतु आज काय होते आह आज अन्नवस्त्राची चंचन आहा तुम्हाला आणि मला ते मिळतात परंतु देशात करोडो लोक असे आहेत की ज्यांना अन्न आणि वस्त्र मिळत नाही आज मद्रासले मंत्री माझ्याकडे आले होते त्याने मला सांगितले की प्रांतात पूर आलेले आहेत परंतु दंगली नसत्या तर गरीब लोकांना अन्नधान्य पुरवता आले असते अन्नधान्य वाटपाशी संबंधित माणूस हिंदू मुसलमान असा विचार करायचा नसतो ते देशातील सगळ्या लोकांना पुरवावे लागत असते परंतु आज केवळ एकच विचार आहे तो म्हणजे मारण्याचा आणि कत्तल करण्याचा आणि तेही पाशवी पद्धतीने मुसलमान हिंदूंना मारत आह आणि मुसलमान दिसला की हिंदू त्याला मारत आह आपले जर अशा पाचवी मार्गापर्यंत अदप पतन झाल असल आणि ब्रिटिश गेल्यानंतर आम्ही योग्य मार्गाचे अनुसरण करू असं आपण म्हणू तर ती चुकीची वृत्ती आह अस मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आह जनरल शाह नवाज आज आल मी बिहारमधून आल्यानंतरही तिथल त कोणताही पगार घेत नाहीत असूनही त्यांनी औपचारिकता म्हणून पंधरा दिवसांची सुट्टी घेतली आणि तिघरी गल त्यांनी सांगितले की जे मुसलमान बिहारमध्ये परतायला मागेपुढे पाहत आहेत व ज्यांना हिंदू धाकट वर्षा करत होते ते आता परतू लागले आहेत याचे कारण कर्तव्य काय आहे ते हिंदूंना जेव्हा सतत दोन दिवस समजावून सांगण्यात आले व ते हिंदूंच्या लक्षात आले तेव्हा मुसलमानांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आणि मुसलमानांच्या ज्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या त्या बांधण्याकरतानाही हिंदूंनी मदत केली इतर खेड्यांमधे असेच चांगले काम करण्यात आले आहे जर अशाच प्रकारे काम सुरु राहिले तर बिहार बिहारमधून पळालेले सर्व मुसलमान परततील सरकार त्यांना आर्थिक मदत करत आहे परंतु जे लोक मुसलमानांना दाग दाखवत आहेत व त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत त्यांना सुद्धा हिंदूंनी समजावले पाहिजे तेव्हाच हे काम पूर्ण होईल थोडक्यात खून आणि कत्तरीच्या या वातावरणातही काही चांगली माणसे आहेत प्रत्येक मुसलमान प्रत्येक शीख प्रत्येक हिंदू वाईट माणूस नाही ज्याप्रमाणे बिहारमधे शांतता प्रस्थापित करण्यात आली तशीच डेरा इस्माईल खान आणि सरहद्द प्रांतातही यावी जीना साहेबांनी जे जी लिहिले तसाच त्यांचा अर्थ असेल तर त्यांनी दंगली थांबवल्या पाहिजे या दंगली सैन्य थांबवू शकत नाही दंगली तेव्हाच थांबतील जेव्हा लोकांना तसे करण्याकरता समजावून सांगण्यात येईल जर त्यांनी दंगली थांबवल्या नाही तर त्याचा अर्थ असा होईल की त्यांना जीनासाहेबांच्या शब्दांचे महत्व वाटत नाही व वा जीनासाहेबांना दंगली थांबवण्यात रस वाटत नाही परंतु जीनासाहेबांबद्दलचे अप्रिय विचार आपण आपल्या मनात का वाळगावे जेव्हा सर्व काही ठाकटीक होत नाही तेव्हा माणूस संशयी होतो मी जर कशावर तरी माझी सही केली असेल व माझी कृती त्याच्या विरोधी असेल तर संशय निर्माण होणे अपरिहार्य या आहे यामुळे याविषयी काही संशय परंतु अखेरच्या क्षणापर्यंत जिना साहेब काय करतात याकडे आपण लक्ष ठेवले पाहिजे प्रकरण पाचवे प्रार्थना प्रवचन मे पाच एकोणीसशे वादळी हवामानामुळे मे पाचला गांधीजींचे लेखी भाषण वाचून दाखवता आले नाही दुसऱ्या दिवशी एम ए जिना यांची भेट घेऊन गांधीजी वेळेवर पोहोचू शकले नाही प्रार्थना साडेसहा वाजता सुरू झाली कुळांमधील भाग म्हणण्यावर परत आक्षेप घेण्यात आल्यामुळे दोन मिनिट मौन पाळण्यात आले व पुढील मस्कूर वाचून दाखवण्यात आला नवी दिल्ली मे पाच एकोणीशे वाईट गोष्टीपासून बचाव करण्याकरता मी ईश्वराचा आसरा घेतो हे देवा मी प्रत्येक कराची सुरुवात तुझ्या नामस्मरणाने करतो तू कनवाळू आणि दयाळू आहेस तू विश्व निर्माता आहेस तूच राजा आणि मालक आहेस मी केवळ तुझीच महिमा गातो आणि मदत मागतो न्यायाच्या दिवशी तू सर्वांचा न्याय करशील तुम्हाला योग्य मार्ग दाखव असा मार्गी जो तुझ्या संतांनी पायाखाली तोडवला असेल नको दाखोस त्यांना मार्ग ज्यांनी तुला दुखवले असेल ईश्वर एक आहे तो चिरंतन सर्व अजन्मा आहे त्याच्यासारखा कोणीही नाही कुराणे शरीफमधून जो भाग वाचला जातो त्याचा हा अनुवाद आहे हा भाग म्हणण्यावर कोणी कसा काय आक्षेप घेऊ शकतो हे माझ्या आकलनशक्तीपलीकडे आहे आपल्या अंतकरणात ही प्रार्थना जतन करू ठेवली तर त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाचे उन्नयन झाल्याशिवाय राहणार नाही असे मी खात्रीपूर्वक सांगतो आज मी अधिक सांगणार नाही